ओम नमो भगवते वासुदेवाय ज्ञानेश्वरी अध्याय आठरावा मोक्ष सन्यास यो भाग आठवा ओव्या सातशे एक पासून ये तुले कर्म, करुनी ते कर्म सांडे जन्म भय विषम करुनि दे उगम मोक्षसिद्धी एवढ्याने ते कर्म अनिष्ट असलेल्या जन्माच्या भयाला घालवते व मोक्षाची प्राप्ती सोपी करून देते ऐसे करी तो भला संसार चांगल्या रीतीने सुटला जातो व त्याने विहित कर्म निष्काम बुद्धीने केले म्हणून तो मुमोक्षतेला आला तेथे बुद्धी ऐसा बळी भरवसा मोक्ष ठेवी लाईसा जोडले येथ त्या जी मुक्षी असा बळकट भरसा बांधते की अशा रीतीने केवळ आत्मप्राप्ती कडे दृष्टी ठेवून कर्म करण्याने मोक्ष अगदी ठेवल्यासारखा होईल म्हणून निवृत्तीची मांडली सुनी प्रवृत्ती ये कर्मी बुडुकुळी द्यावी की ना म्हणून जी बुद्धी म्हणजे प्रवृत्तीच खाली घालून वर निवृत्ती मांडली आहे अशा रीतीने कर्म करण्यात जरी बाहेरून प्रवृत्ती दिसते तरी आतून खरी निवृत्तीच आहे अशा कर्माच्या ठिकाणी बुडी देतो न देतो तोच अशा रीतीने कर्म करण्याचा बुद्धीने निश्चय करतो न करतो तृषार्था उदकिणे कापुरी पडलिया पोहणे अंधकूपी गती किरणे सूर्याचे तहानलेला मनुष्य पाण्याने जगतो अथवा पुरात पडलेला मनुष्य गोडी मिळाली असता जगतो व अंधारे विहिरीत पडलेल्या जरी अथवा पथ्य सांभाळून औषध घेतले असता जरी रोगाने ग्रस्त झालेल्या मनुष्य जगतो अथवा माशाला जर पाण्याचा जिव्हाळा मिळाला तरी तयाच्या जीविता नाही जेवी अन्यथा तैसे कर्मी वर्तता जोडेची तर तो जगेलच यात अन्यथा नाही त्याप्रमाणे या कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त झाली असता मोक्ष मिळतोच हे करणीची या कडे जे ज्ञान आोखडे आणि अ हे फुडे ऐसे जाण करणीय कर्म हे जे चांगले ज्ञान ज्या बुद्धीला आहे वजी जी बुद्धी अकरणीय कर्म असे पुढील ओबीसांगितल्याप्रमाणे आहे हे पक्के जाणते जी तिथे काम्यादिके संसार भयदायके अकृत्यपणाचे अंबुखे पडिले जया ती काम्यादिक कर्में संसार भयदायक आहेत म्हणून ज्या कर्मावर अकृत्यपणाचे शिंतोडे पडले आहेत म्हणजे जी करण्यास अयोग्य नाहीत अशी ठरलेली आहेत त्या अकरणीय व जन्ममरणाच्या भयाने युक्त अशा कर्माच्या ठिकाणी जी बुद्धी प्रवृत्तीला मागल्या पायीच पळावयास लावते पै आगी माझी न रिघवे अथावी न घालवे धग धगित नागवे शूल जेवी अग्नीत जसा प्रवेश करवत नाही अथांग पाण्यात जशी उडी घालवत नाही अथवा धगधगित शूल जसा धरवत नाही काळीया नाग धुंधुवातू देखो निघालवे हातू न वचवे खोपे आतू वाघाची ये अथवा फू फू करणारा काळा नाग पाहून त्याला धरण्याकरता जसा हात घालवत नाही अथवा वाघाच्या जा गुहेत जावत नाही तैसे देखोनी महाभय उपजे निसंदेह बुद्धिजी त्याप्रमाणे अकरणीय कर्म पाहून ज्या बुद्धीत निसंशय मोठे भय उत्पन्न होते वाढिले रांधू निवि चुके ते, ते, ते अन्न सेवन केले असता मृत्यू चुकणार नाही हे जसे पक्के जाणावे त्याप्रमाणे जी बुद्धी निषिध कर्माच्या ठिकाणी बंधाला पाहते मग बंध भय भरिती ती ये निषिधी प्राप्ती विनियोग जाणे निवृत्ती कर्माची ये मग ते बंध भयाने भारलेले निषिध कर्म प्राप्त असतात त्या कर्माच्या निवृत्तीचा विनियोगा कुडा पारखी जिया परी ज्याप्रमाणे रत्न पारखी खऱ्या खोट्या रत्नाची परीक्षा करत त्याप्रमाणे जी प्रवृत्ती निवृत्तीच्या मापाने कार्यकार्याचा निर्णय करते तैसी कृत्या कृत्य शुद्धी बुझे जे निरवधी सात्विक म्हणपे बुद्धी तू जाण त्याप्रमाणे कृत्या कृत्यचा विचार जी अखंड जाणते तिलाच सात्विक बुद्धी असे म्हणतात असे तू समज श्लोक एकतीसावा यमम अधर्म च कार्यमच्या कार्यमेव चवत प्रजानाती बुद्धिसा पार्थ राजसी ज्या बुद्धीने धर्म व अधर्म किंवा कार्य व अकार्य यांचा यथार्थ निर्णय होत नाही ती बुद्धी हे पार्थ राज्यांच्या गावात ज्याप्रमाणे पाणी घातलेले दूध सेवन केले जाते कारण बगड्यास दूध व पाणी वेगळे करता येत नाही अथवा आंधळा जसा दिवस व रात्र यांचा गुंतळा जाणत नाही तो कामर फुलांच्या मकरंदाचे सेवन करतो तो लाकडे कोरणे करता धावतो परंतु हे त्याचे कृत्य जसे भ्रमराच्या स्वभावाशी विसंगत नाही तै सीए कार्या कार्ये धर्मा, धर्मा जी ये तीये जाय जाणती जे का त्याप्रमाणे जी बुद्धी ही जी धर्माधर्मरूप कृत्या कृत्य यांची निवड न करता सरसकट आचरण करते अका डोळा विण मोतीये घेता पाडू मिळे विपाये न मिळणे ते आहे ठेविले ते अरे अर्जुना मोत्यांच्या परीक्षेची दृष्टी नसता मोती घेतले तर सावडा झाला तरी तो चुकूनच होणार परंतु त्या व्यवहारात फसणे हे मात्र नेमके ठेवल्यासारखेच व्हावायचे त्याप्रमाणे अकरणीय कर्म जर कदाचित पुढे येऊन उभे राहिले नाही तरच करावायचे राहतील एरवी जी बुद्धी दोन्ही अकरणीय व करणीय सरसकट सारखीच समजते ते गा बुद्धी चोखविशी जाणयथ राजेवरी लग्न समारंभात जमलेल्या सर्व जातीच्या मंडळींना जशी जातीची निवडा निवड न करता सरसकट भोजनाच्या आमंत्रणाची अक्षत द्यावी त्याप्रमाणे कार्यकार्याची निवड जाणत नाही अशी ती राजस बुद्धी आहे असे तू चांगल्या रीतीने ओळख श्लोक बत्तीसावा अधर्म धर्म समजते व सर्व अर्थांना विपरीत मानते ती तमाने आच्छादलेली बुद्धी तामसी बुद्धी हो आणि राजा जी या वाटा जाये ते चोरांशी आडव होये का राक्षसा दिवो पाहे हो आणि राजा ज्या वाटेने जातो ती वाट चोरा अडचणीचे ठिकाण होते अथवा राक्षसा उजाडतो त्यास दिवस उजाडला असता ती रात्र आहे असे वाटते ना, ना होई असते आपण पे जीवा नाही झाले अथवा भाग्यहीन पुरुषाला पुरलेले द्रव्यच कोळशाचा ढीग होतो आणि म्हणून ते द्रव्य त्याच्याजवळ असून सुद्धा त्याच्या जीवाला ते नसल्यासारखे होते त्याप्रमाणे जितके शास्त्रानुसार वागणे असेल तितके सर्व ज्या बुद्धीला पातक असे वाटते व खरे ते खोटे असेच जी बुद्धी मानते ते आघवेची अर्थ अनर्थ, घी ते व्यवस्थित दोश जी सर्वज अर्थ अनर्थ व गुण दोष है श्रुति जिष्ठूनि के तुले ही उपरते जाने जे बुद्धि हारावे जितके सर्व श्रुति ने अंगीकार कर मान्य के लिए तितकेही जी बुद्धी उलट जाणते ते कोणाचे तामसी जाणावी पंडूसुत रात्री काय धर्मार्थ करावी अर्जुना कोणालाही न विचारता ती बुद्धी तामसी आहे असे समजावे आणि ज्या बुद्धीला धर्मार्थाची खरी खरी रात्र रा आहे म्हणजे धर्म व अर्थ यांचे खरे अज्ञान आहे त्या बुद्धीला काय करायचे बुद्धी भेद तिन्ही तुझा विषद सांगितले स्वबोध कुमुद चंद्र हे आत्मबोध रुपी कमलाचा विकास करणाऱ्या चंद्रा अर्जुना या प्रमाणे तुला बुद्धीचे तीनही भेद स्पष्ट सांगितले आता याची बुद्धिवृत्ती निष्ठांम खांदू मांडीजे धृती त्रिविधातया आता या तीन प्रकारच्या बुद्धीने कर्म, बुद्धी कर्म मात्राचा आश्रय केला असता त्या बुद्धीला ज्या तीन प्रकारच्या धैर्याने आधार दिला जातो धृतीचे जा त्या धैर्याचे हि तीन प्रकार त्यांच्या योग्य लक्षणांसह सांगण्यात येतील तू चांगले लक्ष दे श्लोक तेहतीसावा धृत्याधार यन ते प्राणेंद्रिय क्रिया योगे व्यभिचारिण या सा सात्विकी हे पार्थ योगाला सोडून न जाणाऱ्या ज्या धृतीने मन प्राण व इंद्र आवरून धरित असतो ते सात्विक धैर्य होईल तरी उदयली यादी न करू चोरीसी थोके अंधारू का राजा अव्यवहारू कुंठवी जेवी तर सूर्य उगवल्या चौर्य कर्म सकट अंधार थांबतो म्हणजे नाहीसा होतो अथवा राजाचा हुकूम ज्याप्रमाणे कर्म थांबवतो नागला वाहिला असता ढग जसे गर्जनेसह आपण हुन नाहीसे होत का अगस्तीचे निदर्शने सिंधू घेऊन ठाती मौने चंद्रोदयी कमळ वने मिठी मदमुख ने वि खाला गरजोनी पुढा झाला सिंहू जरी हे राहुदे मदोन्मत्त हत्ती जात असताना जर गर्जना करून सिंह पुढे आला तर करता उचललेले पाऊल ते खाली जमिनीवर ठेवित नाहीप्रमाणे जै धैर्य अंतकरणात उत्पन्न झाल्यावर मनाधिक इंद्रिये आपपला व्यवहार उभ्या उभ्याच टाकून देत इंद्रिया विषयांची आगाठी अपैसया सुटती किरीटी मनमायेच्या पोटी रिगती दाही अर्जुना इंद्रिया विषयांशी पडलेल्या गाठी सोडून अंतर्मुख उडतात अधोर्ध्व गुढे काढी प्राणनवांची पेंडी बांधोणी घाली उडी मध्यमे माझी जे धैर्य खालिल अपान योगाने नऊ ही वायू सुशुमनेत उडी घालतात संकल्प विकल्पांचे लगडे चांडून मन उघडे बुद्धी मागिले कडे उगीची बैसे ज्या धैर्याच्या योगाने मन हे संकल्प विकल्पाचे वस्त्र टाकून देऊन उघडे होते व बुद्धीच्याही मागे जाऊन उगीच बसते ऐसी धैर्य राजे मन प्राण करणे स्वच्छांची संभाषणे सांडविजती जो धैर्यरूपी राजा याप्रमाणे मनाला प्राणांना व इंद्रियांना आपापल्या कर्मांची बोलणी टाकायला लावतो मन आघावीची सडी ध्यानाचा आतुल्या मढी कोंडी जाती निरवडीच्या युक्तीने त्या एकट्या कर्मांचा संबंध सुटलेल्या सर्व इंद्रियाना ध्यानरूपी आपल्या कोठडीत जे धैर्य कोंडून टाकते परि परमात्मा या चक्रवर्ती उगाणी ती जवहाती तव लाच घेता धृती धरी जाती जिया परंतु सार्वभौम राजा जो परमात्मा त्याच्या स्वाधीत होईपर्यंत ज्या धैर्याकडून लाच न घेता ती धरली जातात म्हणजे त्यांचा निग्रह केला जात ते गा धृती येथे सात्विक हे निरुते आईक अर्जुना ते श्रीकांत तू अरे अर्जुना आई ते धैर्य खरोखर या जगात सात्विक आहे असे लक्ष्मीकांत जे श्रीकृष्ण ते अर्जुनाला म्हणाले श्लोक चौतीसावा या या धर्म धृत्या फची आकांक्षा धरणारी धृती हे पार्थ राजसी होरी हो स्वर्ग संसाराच्या दोही खरी नांदे जो पोट भरी त्रिवर्गोपाय आणि हो धर्म, तो। तो सागरी धर्मार्थ कामांच्या तारुवावरी जेणे धैर्य बळे करी क्रिया वणिज मनोरथरूपी सागरामध्ये धर्म अर्थ व काम रूपी जहाजांवर क्रियारूपी व्यापार तो जीवात्मा ज्या धैर्याचे पळावर करतो जे कर्म भांडवला सुवढे सायास साहेती त्या व्यापारात जे कर्मरूपी भांडवल घालतो त्याची निधन चौपट तरी प्राप्ती होईल असे धोरण बनतो एवढे सायास तो जीवात्मा त्या धैर्याने सहन करतो तेगा धृती राजस पार्था येथ परी ये अर्जुना ते या जगात राजस धैर्य होय आता तिसरे धैर्य जे तामस ते ऐक श्लोक पस्तीसा यया स्वप्नम भयम शोकम विषाद मदमेव च दुर्मेधा धृती सा तामसी जिच्या योगाने निद्रा भय शोक असंतोष आणि मद ही दुर्बुद्धी मनुष्य सोडत नाही तिला तामसी धैर्य असे म्हणतात तरी सर्व येणे कोळसा काळेपणे घडला जायसा तर जा कोळसा हा काळेपणाचाच बनलेला आहे त्याप्रमाणे ज्या तामसी धैर्याने सर्वात नीच जो तमोगुण त्या गुणाने रूपाला येणे असते अहो प्राकृत आणि हिनू तया हि कि गुणत्वाचा मानू तरी न म्हणजे पुण्यजनू राक्षसू काय अहो जो तो मोगुण साधारण आहे आणि नीच आहे त्याला देखिल गुणपणाची पदवी कशी तर राक्षस हे दुष्ट पापी असून देखिल, त्यास पुण्यजन असे नाव नाही का पैग्रहा माझी इंगळू तया ते म्हणजे मंगळू तैसा ती धसाळू गुणशब्दु हा नवग्रह नवग्रहामध्ये जो विस्तव म्हणजे विस्तवासारखा आहे त्याला मंगळ म्हणजे कल्याण करणारा म्हणतात त्याप्रमाणे तमोगुणाच्या ठिकाणी गुण हा शब्द अविचारी म्हणजे अविचारेने लावलेला आहे जे सर्व दोषांचा वसवटा तमची कामवनी सुभटा उभारीला अंगवटा जया हे चांगल्या योद्ध्या अर्जुन सर्व दोषांचे आश्रयस्थान जो तमोगुण तो कमावून ज्या पुरुषाचे शरीर उभारले आहे म्हणजे जा तयार झालेले आहे तो आळसू सोनी असे काखे मनोनी निद्रे कही न मुके पापे पोशिता दुखे नसांडी जे जेवी ज्याप्रमाणे पापे पोशीली असतात म्हणजे एकसारखे पापेच करीत गेली असत त्या पाप करणाऱ्याला दुःख कधीच सोडत नाही त्याप्रमाणे तो तमोगुणी पुरुष आळस खाकेत बाळगून असतो म्हणजे निद्रा त्याला कधीच सोडत नाही आणि देह धनाची आवडी सदा भयतया ते न सांडी भिसंबू न सके धोंडी काठी आणि ज्याप्रमाणे धोंड्याला काठीपणा सोडणे शक्य नाही त्याप्रमाणे देहाच्या वधनाच्या प्रेमामुळे त्याला भय केव्हाच सोडत नाही आणि पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणून तो शोके ठावो केला न शके पाप जावो कृतघ्नि जायचे आणि ज्याप्रमाणे कृतज्ञ पुरुषापासून पाप जाऊ शकत नाही त्याप्रमाणे तो तामसी पुरुष सर्व पदार्थांच्या ठिकाणी धरून ठेला अहरनिशी म्हण मैत्री ते विषादे केली आणि तो तामसी पुरुष असंतोषाला रात्रंदिवस जीवाशी धरून राहिला म्हणून खेदांनी त्याच्याशी मैत्री केली लसणाते न सांडी गंधी का अपथ्य शिळा ते व्याधी तैसी केली मरणावधीत ज्याप्रमाणे लसुणाला वास कधीच सोडत नाही अथवा पथ्य न करणाऱ्याला रोग सोडित नाही त्याप्रमाणे त्या, त्या तामसे पुरुषाला मरणाच्या वेळेपर्यंत खेद सोडित नाही आणि वयसा वित्त कामो यचा या वाढवी संभ्रमो म्हण आश्रमु तो चिकेला आणि तारुण्य द्रव्य व तामसी पुरुष महत्व वाढवतो म्हणून मदाने त्यास राहण्याचे ठिकाण केले आहे जातीचा सापू काजगाचा वैरी वासिपू अखंडू जैसा ज्याप्रमाणे अग्निला उष्णता सोडित नाही अथवा जातीवंत सर्प जसा वैर सोडित नाही अथवा भय जसे नेहमी जगाचा शत्रू आहे नातरी तरी शरीराते काळू न विसंबे कवणे वेळू तैसा आथी आढळू तामसी मधू अथवा ज्याप्रमाणे शरीराला काळ कोणत्याही वेळेला विसरत नाही त्याप्रमाणे तामसी पुरुषाच्या ठिकाणी मध कायमचा असत एव पाच हि निद्राधिक तामसाच्या दोख जिया धृती देख धरिले आहाती पहा याप्रमाणे हे निद्राधिक पाच दोष तामसी पुरुषाच्या ठिकाणी ज्या धैर्याने धरलेले आहेत ती एगा धृती नावे तामसी येथ हे जाणितले ते अर्जुना या धृतीला या जगात तामस धृती असे म्हणतात असे तू समज असे त्या जगाच्या देवाने म्हणजे श्री म्हटले एवम त्रिविध जे बुद्धी कि जे कर्मनिश्चयो आधी तो धृती या सिद्धी ने जो ये याप्रमाणे तीन प्रकारच्या बुद्धीने अगोदर जो कर्मनिश्चय केला जातो तो या जगात या तीन प्रकारच्या धैर्याने सिद्धीच नेला जातो सूर्य मार्गोचरू हो आणि तो चालती किरपाये परी ते आहे धैर्य जेवी सूर्याच्या योगाने रस्ता दिसतो आणि खरोखर तो मार्ग पाय चालतील परंतु चालणे हे ज्याप्रमाणे धैर्याच्या योगाने होणारे आहे तैसी बुद्धी कर्माते दावी ते करण सामग्री निफजवी, परी निफावया होवावी धीरताजे। ताजे त्याप्रमाणे बुद्धी कर्माला दाखवते आणि इंद्रिय समुदाय ते कर्म घडवून आणतो ते हे गा तुझ सांगितली त्रिविध धृती यया कर्मत्रया निष्पत्ती झाली या मग परंतु हे घडवून आणायला तीन प्रकारचे धैर्य तुला सांगितले त्या धैर्याने तीन प्रकारचे कर्म उत्पन्न झाल्यावर मग येथ फळ जे एक निफ जे सुख जयाते म्हणजे तेही त्रिबिद जाणीजे कर्मवशे या तीन प्रकारच्या कर्मापासून जे एक फळ उत्पन्न होते ज्याला सुख असे म्हणतात तेही सुख कर्माच्या आधी नसल्यामुळे तीन प्रकारचे आहे असे समजावे तरी फलरूप ते सुख त्रिगुणी भेदले देख वि चोख, चांगल्या शब्दानी चांगले स्पष्ट सांगू पहा परी चोखी ते कैसी सांगे पैघे बो जाता बोल बगे कानीची येही लागे हातीचा मळू परंतु आमच्या सांगण्याचा चोखपणा विचारशील तर तो असा आहे की शब्दांच्या मार्गाने ग्रहण करू म्हणशील तर कानाने ग्रहण करीत असताना त्याला कानाच्या हाताचाही मळ लागेल म्हणून हो आई कॉ हो आत रे जीवाचे नि जीवे म्हणून ज्याच्या योगाने बाहेरच्या अवधानाचाही त्याग होईल अशा अंतर्मुख वृत्तीच्या अंत करण्याने ऐक ऐसे त्रिविधा सुखाचा प्रस्तावो, मांडला तो निर्वाहो निरूपित असे असे बोलून देवानी तीन प्रकारचे सुख आरंभ केला तो प्रकार आता सांगतो श्लोक छत्तीसा सुखम त्रिदानीम त्रिविधम शृणु मे भरत ऋषभ अभ्यासात्रमते येत्र हे भरतश्रेष्ठा तीन प्रकारचे सुख माझ्याकडून ऐक ज्याच्या ठिकाणी जीव अभ्यासाच्या योगाने रममान होतो व ज्या योगाने जीवाच्या जीवपणाच्या दुःखाचा नाश खात्रीने होतो म्हणे सुखत्र सांगो मनोनी प्रतिज्ञा बोलिले ते प्राज्ञा ऐका देव म्हणतात तीन प्रकारच्या सुखाची लक्षणे सांगू म्हणून जी आम्ही प्रतिज्ञा केली होती ते तीन प्रकारचे सुख आता तरी सुख ते किरीटी दाबी जेल तुझी जे, जे आत्मयाची ये भेटी जिवासी होय तर अर्जुना जे आत्म्याच्या दर्शनाने अनुभवाने जीवास होते ते सुख तुला दृष्टीने दाखवण्यात येते म्हणजे समजेल असे जाणण्यात येते परिमात्रेचे निमापे दिव्यौषध जैसे खेपे का कथिलाचे कीजे जे रूपे रसभावनी परंतु प्रमाणाच्या मापाने जसे दिव्य औषध घेतले जाते अथवा रसाची पुटे देऊन जसे कथिलाचे रूपे केले जाते नाना लवणांचे जळू हो आडी जती ढाळू तो या चे जेवी अथवा मिठाचे पाणी होण्याकरता जसे दोन चार वेळ त्या मिठास पाण्याचे आपके देऊन टाकावे लागतात ते सुखलेशे जीव भाविली आत्मा आणि जीव यांच्या भेटीत झालेल्या सुखलेशाने गोडी लावून जीवाला अभ्यासाने त्या सुखलेशाची पुटे दिली असता त्या आत्मसुखाच्या ठिकाणी जीवपणाचे दुःख नाश पावते ते येथ आत्मसुख झाले असे त्रिगुणात्मक तेही सांगो सांगो रूपाता, ते आत्मसुख या जगात त्रिगुणात्मक झालेले आहे लक्षण सांगतो श्लोक सद दिसावतग्रे विषमी व परिणाम तत् सुखम सात्विकम प्रोक्तम आत्म बुद्धी प्रसाद अजम जे आरंभी विषासारखे पण परिणामी अमृताची उपमा देण्याला योग्य असते जे आत्मबुद्धी प्रसादा उत्पन्न होते त्या सुखास सात्विक सुख असे म्हणतात चंदनाच्या झाडाचे बुड जसे सर्पामुळे प्राप्त होण्यास अवघड झालेले असते अथवा ठेव्याचे तोंडावरील पिशाच्या मुळे तो ठेवा प्राप्त होणे कठीण झालेले असते अगास वर्गीचे गोमटे आडवयाग संकटे का बाळपण दासटे त्रास काळे अरे अर्जुना स्वर्गातील चांगले भोग प्राप्त होण्याकरता यज्ञ रूपी संकटाची अर्जन असते हे असो दीपाची ये सिद्धी अवघड आधी नातरी तो औषधी जिभेचा ठाव हे राहुदे दिव्याच्या सिद्धीला आधी धुराची पीडा आहे अथवा औषध परिणामी हितकर असे परंतु ते सेवन करते मेळावा यमदमांचा अर्जुना ज्याप्रमाणे ज्या सुखाचा आरंभ यमदमांच्या समुदायामुळे कठीण असतो जे प्राप्त होण्याच्या आधी यमदमाचा त्रास सोसावा लागतो देत सर्व स्नेहा मिठी वैराग्य उठी स्वर्ग संसारा काटी, काधी तची। जा सुखात आरंभी काठीसे करत अंगत असे वैराग्य उत्पन्न होते की ते स्वर्ग व संसार रूपी कुंपण काढून टाकतेच विवेक श्रवणे खरपुसे जेथ व्रता चरणे कर्कसे करिता जाती भूकसे बुद्ध्यादिकांचे ज्या ठिकाणी नित्यानित्य विवेकाच्या श्रवणाच्या अति त्रासाने व कठिन व्रतांचे आचरण केल्याने बुद्ध्यादिकांचे भोगसे जातात म्हणजे लचकेच्या लचके तोडले जातात सुशुमने सुशुमनेच्या तोंडाने प्राण व आपनांचे लोंढे गिळावे लागतात ज्या सुखा करता एवढे भारी कष्ट भोगावे लागतात ते सारसाही बिघडता होय वो वोहा हुनी वस्त काढता ना भडंगू दक्षरू पलीकडे ओढीत असता जसे होते ते काहीच नाही तर वाढलेल्या पानावरून अनार्थी दरिद्री मनुष्याला हाकून देत असतात जसे होते तई माय पुढी बाळक काळे नेता एक एक होयका उदक तुटता मीना आई पुढून काळाने जे एकुलते एक मुल नेत असता अथवा माशाला पाण्याचा जा वियोग झाला असता जे दुःख होते तैसे विषयांचे होय ते बीर विराग साहती याप्रमाणे विषयांच्या घराचा म्हणजे विषयरूपी घराचा त्याग करताना इंद्रियांना मोठा युगांत होतो म्हणजे संकट ओढवल्यासारखे वाटते तो ते वैराग्यशाली पुरुष सहन करतात ऐसा ऐसा जया, जया सुखाचा आरंभू दावी काठिन्याचा क्षोभू मग क्षीराब्धी लाभू अमृताचा जैसा ज्या सुखाचा आरंभ अशा कठीणपणाच्या त्रासाचा अनुभव देतो परंतु मग ज्याप्रमाणे क्षीर समुद्र मंथन करण्याचा अमृताचा लाभ देव दानवा पहिलं या वैराग्य गरळा धैर्य शंभू बोड वि तरी ज्ञानामृत सोहळा पाहेेथे या सुखाच्या अभ्यासाच्या आरंभी वैराग्य रूपी वीर जे निघाले त्याला धैर्यरूपी शंकराने आपला गळा पुढे केला म्हणजे ते प्राशन केले पण ज्या सुखाच्या ठिकाणी अमृताचा आनंद प्रकट झाला ते को ही को पे ऐसे, हिरवे द्राक्ष इतके आंबट असते कि ते तोंडात टाकल्या जिभेला ते कोलितापेक्षा जास्त चटका देते परंतु ते द्राक्ष पिकल्यावर तेच हिरवेपण अत्यंत आंबटपणा जाऊन गोड पण होते ओवी सातशे एक्क्याण्णव पासून उद्या ते वैराग्य अधिक तैसे पिकली आत्मप्रकाशे मग वैराग्य सिंही नाशे अविद्या जात त्याप्रमाणे वैराग्याधिक आत्मज्ञानाने परिपाक झाल्यावर मग वैराग्यासह सर्व अविद्या नाहीशी होते तेव्हा सागरी गंगा आत्मी मिनर्या बुद्धी तैसी तेव्हा ज्याप्रमाणे गंगा समुद्राला मिळते व समुद्र होते त्याप्रमाणे आत्म्याला बुद्धी मिळाल्यावर ती आत्मरूप होते आणि मग अद्वयानंदाची आपोआप खाण उघडते ऐसे स्वानुभव विश्रामे वैराग्य मूळ जे ते सात्विक येणे नामे बोली जे सुख या प्रमाणे ज्या सुखाला वैराग्य हे मूळ असून जे आत्मानुभवाच्या विश्रांती रूपाने पावते, त्या सात्विक सुख असे समजावे श्लोक अडतीसाव विषयेंद्रिय संयोगादग्रे मृतोपमम परिणामे विषमी व तत् सुखम राज संस्मृतम विषय व इंद्रिय यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे आरंभी अमृताची उपमा देण्याला योग्य पण असे जे सुख, ते सुखाय थडीया सांडून दोन्ही आणि अर्जुना विषयांचा व इंद्रियांचा संबंध झाला असता जे सुख दोन्ही काठाच्या बाहेर वाहून जाते म्हणजे ज्या सुखाचा अंतकरणात अफाट पूर येतो अधिकारी अधिकारी गावात आला असता जसा गावात उत्सव होतो अथवा कर्ज काढून लग्नाचा पसारा मांडावा ना रोगी या जिभे पासी केळे गोडसा खरेसी का बचना काची जैसी मधुरता पहिली अथवा रोग्याच्या जिभेला जसे साखरेसह केले गोड लागते अथवा बचनागाची जशी पहिल्यांदाच गोडी भसते पहिले सव चोराचे मैत्र हाट भेटीचे कलत्र कालाघवियाचे विचित्र देते प्रवासात सोबत असलेल्या संभावित चोराची जशी पहिल्या प्रथम कृत्रिम मैत्री असते किंवा बाजारातील कुटुंबाची म्हणजे वेश्येची जशी आरंभी लावटव वस्ते अथवा बहुरुपयाचे विनोद जसे विचित्र असत तैसे विषयेंद्रिय दोखी जे सुख जीवाते पोखी मग उपडिला खडकी हैसा त्याप्रमाणे विषय व इंद्रिय यांच्या ये संबंधामध्ये जे सुख जीवाला पोचते व मग परिणामी जसा हंस रात्री आकाशात संचार करत असता खाली पाण्यात चांदण्याचे प्रतिबिंब पाहून ती रत्ने आहेत अशा समजुतीने त्यावर झडप घालतो व खडकावर आपटून मरतो तैसी जोडी आघवी आटे जीविता चाठा यिटे सुकृताची आही सुटे धनाची गाठी त्याप्रमाणे धन वगैरे मिळवलेली सर्व कमाई समते, जीवितचा नाश होतो व पुण्यूपी मिळवलेल्या धनाचीही गाठ सुटते पुण्याचा क्षय होतो आणि हो मग हानीच्या घाई लोळावे उरे आणि जे काही विषय सुख भोगले ते स्वप्नासारखे भोगल्या बरोबर नाहीसे होते व मग हानीच्या आघातात लोळणे उरते नशा से तड़ाखे शोषित बसा लगते